श्री राम समर्थ पंचिका तेरावी समास दुसरा विद्वत संन्यास प्रकार जो ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण होय बाकीची जात आश्रम वर्ण ही नुस्त, नुस्ती नुसती व्यवहारासाठी वापरायची चिन्हे आहेत ती केवळ लोक दंडक होत जीवाला ब्राह्मण मानले तर जगालाच ब्राह्मण पण येईल देहाला ब्राह्मण मानले तर आपला देह म्हणजे आपल्या मृत्यून घडेल वर्णावरून ब्राह्मणत्व ठरवले तर तेथे तांबडा पांढरा इत्यादीचा विशिष्ट नेम नाही बरे जातीवरून ब्राह्मणत्व ठरवावे तर, तर अनेक ऋषी इतर जातीतले आढळतात कर्म करणारा तो ब्राह्मण असे मानले तर क्षत्रियादी क्षत्रिया करतातच धर्माचे आचरण करणारा तो ब्राह्मण म्हणावा तर सगळेच धर्माचरण करतात धर्म हाच ब्राह्मण असे म्हटले तर तो कर्त्याचा अधीन असतो पांडित्यालाच ब्राह्मण मानले तर सर्वांनाच पद पदार्थ पदार्थ परस्पर संबंध येत असतो अशा प्रकारे आठही विकल्पांची कल्पना केली तरी प्रत्येक विकल्पात दूषणे दिसतात त्यामुळे तेथे ब्राह्मणपणाचे लक्षण आढळत नाही जन्म होताच मनुष्य शूद्र असतो उपनयनानंतर त्याला द्विजत्व प्राप्त होते वेद पठनाने त्याला विप्रत्व येते पण याहून ब्राह्मण मात्र वेगळाच होय ज्याला ब्रह्म कळते तोच पुण्यशील ब्राह्मण होय यावर श्रोता प्रश्न करतो की असे असेल मग देहादिकाला बक्ता मन तो उत्तर ऐसा स्वान्वे आधार देहादी सर्व जड़ है सेवा हाच धर्म है ते पालन करावे सत्रा तत्व सूक्ष्म लिंगदेह हा वश्यवर्णा कृषि गोरक्षा इत्यादी धर्म म्हणजे कर्तव्य असतात कारण देह हा या दोहोंचे विश्रांती स्थान असून त्याला क्षात्रवर्ण आहे आनंदाच्या उपभोगाने तो सर्वांचे स्वतःच्या बाहुबलाने पालन करतो वृत्तीसहित जे ज्ञान असते त्याला तुरिया असे नाव आहे ते मध्यस्थ दीपाप्रमाणे दोहोचे अवलोकन करते तोच निश्चयपूर्वक खराब ब्राह्मण होय बाकीचे ब्राह्मण केवळ उपचारापुरतेच ब्राह्मण होत म्हणून दुसऱ्या कोणाला ब्राह्मण म्हणून संबोधूच नाही यावर श्रोता म्हणतो की ब्राह्मणत्वाला आश्रमा वाचून पूर्णता नाही म्हणून प्रसंगपरत्वे ब्रह्मवेत्याच्या आश्रमांचे स्वरूप सांगा ठीक आहे असे म्हणून वक्ता आश्रमांचे विस्तारपूर्वक वर्णन करू लागला प्राणी अगोदर देहबुद्धीच्या योगाने बाटलेला असतो तेच त्याचे अज्ञान आणि तेच त्याचे शूद्रत्व होय मग सद्गुरु हेच उपाधी आले त्यांनी शास्त्रादी सामग्री जमा केली आणि साधनरूपी यज्ञोपवित त्याच्या गळ्यात घातले विवेकरूपी मुंज वनस्पती कमरेला बांधली आणि वैराग्याची लंगोटी त्याला दिली मग इतर अनेक वाच्यांश टाळून तत्वमसी म्हणजे तू ब्रेस या महावाक्य महावाक्यूपी त्रिपदा गायत्रीचा कंटाळा करायला सांगून त्याला अनुष्ठानाचा त्या मग मोठा सोहळा झाला मग स्वतःच्या कृपेची म्हणजे गुरुकृपेची उंच माळ त्याच्या गळ्यात घातली मग त्याने लोकव्यवहार सोडून एकांतात आसन घातले आणि स्वानुभवाने अनुसंधान जप इत्यादीचे अनुष्ठान सुरू केले किंवा श्रवण मनन इत्यादीपूर्वक वेदांचे पठन करू लागला संधी अनुष्ठानास प्रवृत्त झाला आणि गुरु सूर्य अग्नी यांची त्रिकाळ उपासना करू लागला त्याने हृदयरूपी कुंड स्वच्छ धुतले ज्ञानाग्नीच्या कोळ्या ज्वाळांमध्ये तीन देहांच्या समीधा त्याने, त्याने, दंड त्याने, दोन खंड त्याने त्यानंतर तिचे वस्त्र करकचून बांधले आणि कामेंद्रियाला आच्छादून टाकले महानुभवी संत जनांकडे महानुभवी संत अर्थयुक्त सिद्धांतांची माधुकरी मागून वृत्तीरूप झोळी गुरुचरणावर ठेवली गुरुंची झाली त्यामुळे तृप्ती झाली गुरुवचनांवर पूर्ण विश्वास असतो श्रोत्यांनी आश्रमाविषयी विचारले होते आतापर्यंत ब्रह्मचर्याचे हे निरूपण झाले इतर सर्व गोष्टींचा निषेध करून ब्रह्मानुभाव घेणे हेच ब्राह्मणाचे ब्रम्हचर्य होय सुखाधी भोगांची अनिच्छा दाखवून अनुष्ठानाची समाप्ती करावी मग हं उपाकर्म म्हणजे सोड म्हणजे करून यथाक्रम वंश सातत्यासाठी श्रेष्ठ ग्रस्थाश्रमाचा तो स्वीकार करतो श्रोत्यांनी आता लक्ष द्यावे ब्रम्हविद्येतील ग्रहस्थाश्रम कसा असतो ऐकावे गृहस्थाश्रम इतर सर्व आश्रमांचे विश्रांती स्थान असून त्यात अग्निहोत्र धारण करावे लागते प्रवृत्तीमध्ये जागृती स्वप्न आणि सुशुक्ती अशा तीन पत्नी असून निवृत्तीमध्ये तुरिया आणि उन्मणी या दोन पत्नी असतात या गृहस्थाश्रमात स्वानंदाचे सुखभोगत असतात तो अतिथी अभ्याघत यांना कधी विनमुख जाऊन देत नाही जी जसी इच्छा आनते उदारपने सर्वान दी आप जे श्रेष्ठ त्यांचा तो सेवक बनतो स्वानुभवाच कौतुक विचारत मोटा आवड़ी ग्रहण करते स्वानुभवा बाबतीत जे समर्मे आती तो दर रोज सख्य कर सहवासा रहते अशा रीति ने ब्रह्मानंदा खून एकमेकना पटते ममोक्षू आधक तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो अशा तरेने तऱ्हेने स्वतःच करून नंतर तो सर्वांना उपरनिर्दिष्ट पाच स्त्रिया त्याच्या सेवेला तत्पर असतात स्वतःचे सामर्थ्य हेच वीर त्यापासून पाचही जणींना पाच <kuh> <pats> रूपसंपन्न गुणी पुत्र होतात त्यांची नावे ऐका जागृतीच्या पुत्राचे नाव प्रिय स्वप्नाच्या पुत्राचे नाव मोद सुषुप्तीच्या पुत्राचे नाव प्रमोद आणि तुर्याच्या पुत्राचे नाव आनंद आणि उन्मनीने ज्याला जन्म दिला त्याचे नाव निरानंद या पाच पुत्रापैकी पहिल्या चार पुत्रांची त्याने लग्ने करून दिली पाचव्याचे लग्नच केले नाही प्रियाला प्रीती ही पत्नी मिळाली मोदाला उपरती ही पत्नी मिळाली प्रमोदाने शांतीला प्रसन्न केले आनंदाने अनुभूतीशी लग्न केले असा हा ज्ञाताचा प्रच प्रपंच अतिशय विस्तृत होतो अशा या ग्रहस्थाश्रमात राहूनही एखादा सुखदुःखांचा अधीन होत नाही तो त्यांच्या पलीकडे गेलेला असतो असा तो ग्रहस्थाश्रमी नेहमी अतिरेक न करता संयमाने व्रतस्थ राहतो नंतर अन्वय म्हणजे आपले संबंध आणि व्यतिरिक्त आणि आपल्या मर्यादा अव्याप्ती यांचा त्याग करून तो वानप्रस्थ होतो चार पत्नींना पुत्रांच्या हाती सोपवतो आणि पाचवी जी उन्मनी तिचा पुत्र निरानंद यांच्यासह तो वनात जायला निघतो निरंजन म्हणजे निर्जन अशा रम्यस्थानी तो तापसी होऊन राहतो उपभोग न घेता तो उन्मनीचे सेवन करतो त्याच्याबरोबर त्याचा पुत्रही असतोच पण अद्याप त्रिपूटीचे जानवे त्याच्या गळ्यात असते कुंडात ज्ञानाग्नी अजून मंद स्वरूपात असतो ज्ञान की त्याची शेंडी असते आणि विरक्ती कौपीन त्याच्यापाशी असते ज्ञानाग्नीच्या कुंडावर त्याने शांतिरूप छत्री धरलेली असते आणि आपल्या पश्चिमेच्या दारात वास्तव्य करून असतो जे मुलाज्ञान राहिले होते त्याची पूर्णा पूर्णाहुती हातात घेऊन तो ज्ञानाग्नि दहन करतो आता त्याचा शेवटच जवळ आलेला असतो पती प्रयाण करण्यास सज्ज झालेला पाहून त्याची पत्नी उन्मनी देहत्याग करते आणि पुत्र निरानंद आपल्या आई बरोबरच मृत्यू पावतो मग प्रेशोच्चार करून विरजा हो दहन करतो शिखा म्हणजे शेंडी सूत्र म्हणजे यज्ञोपवित आणि कौपीन यांचा त्याग करायला त्याला वेळ मिळत नाही वेळ लागत नाही मग तो आपली ज्ञानमय शेंडी उपटून टाकतो अनुभव रूप यज्ञोपवितसह ती तो हातात घेतो आणि विरक्तिरूपी कौपीनासह त्यांच्या महाअग्नीमध्ये त्याग करतो मग खोपटासहित ते खुंड सगळे जळून जाते तो सगळा व्याप जळून जातो आणि शेवटी द्वैताद्वैतांच्या पलीकडे गेलेला तो परमहंस तेवढा अखंडपणे उरतो यापुढे वर्णन करणे अशक्य आहे कारण येथे परावाणीलाही संभ्रम निर्माण होतो अशा तऱ्हेने हे वर्णाश्रमांचे निरूपण येथे समाप्त होते श्रीमद आगमसारे उप निषदतात्सारे विसन्यास प्रकार द्वितीय समर्थ।